श्री गणेशायन महा वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गदुसरा ओलांडण्यास अशक्य अशा सागर पार करून तो महाबलवान त्रिकुटाच्या काठावर बसलेल्या लंकेकडे स्थिरपणे पाहत राहिला मग त्यावेळी वृक्षावरून पडलेल्या फुलांचा वर्षावाचा त्या वीर्यवान वानरावर जेथे तेथे पाऊस पडल्यामुळे तो फुलाने भरून गेला त्या उत्तम विक्रम करणाऱ्या क्रांतीयुक्त वानराने शंभर योजन जरी ओलांडले होते तरी त्याने धापही टाकली नाही की थकवाही आला नाही मी शंभर योजनाच काय पुष्कळ अधिक योजन ओलांडू शकेन मग सागराचा पार जो शंभर योजनांचा गणला आहे त्याची काय कथा असे त्याचे उद्गार होते तो वीरवंतात श्रेष्ठ आणि उडणाऱ्यात उत्तम असा उत्तम आता सागर उल्लंघून वेगाने लंकेला गेला होता काळीभोर कोवळी कोरणे सुगंध येणारी मधाने भरलेली झाडांची दाटी असलेली वने मधल्या वाटेने आक्रमित तो गेला सरळसोट करणीकार वृक्ष फुललेली खजुराची झाडे खिरणीची मुसुंबी कुटज आणि केतकी पिंपळी गंधपूर्णा कदंब सप्तच्छद आश्णा कांचन फुललेल्या कण्हेरी अशी फुलांच्या भारांनी लहडलेली तशी कळ्याने भरलेली भर झाडे ज्यावर पक्ष्यांची गर्दी झाली होती आणि ज्यांचे शेंडे वाऱ्याने हलत होते अशी त्या वानरश्रेष्ठाने पाहिली तशाच हंस आणि कारंडव याने गजबजलेल्या आणि पद्मकमळाने झाकलेल्या मोठ्या मोठ्या विहिरी खेळण्याची विविध रम्य उद्याने विविध तलाव पाहिले त्यांच्यावर नाना प्रकारचे वृक्ष सर्व ऋतूत फळेफुले थो देणारे पसरले होते तशीच रम्य उद्याने त्याने पाहिली कांती कांतीसंपन्न हनुमंत रावण राज करीत असलेल्या लंकेत पोहोचला त्या लंकेच्या भोवती असलेल्या खंदकात लाल ला आणि निरनिराळ्या वर्णाची कमळी शोभा देत होती सीतेला हरण करून आणल्यामुळे रावणाने ती अधिक सुरक्षित केली होती सभोवती भयंकर धनुष्य हाती घेतलेले राक्षस फिरत ठेवले होते सोन्याच्या तटाने ती रम्य महापुरी वेढलेली होती तशीच तिच्या भूती, शरद ऋतूतील पांढऱ्या ढगाच्या वर्णाची पर्वतासारखी उंच उंच घरे होती पांढऱ्या रंगाचे उंच उंच राज रस्ते तिच्या स्वभावावर गेले होते गच्च्या असलेले शेकडो वाडे जिकडे तिकडे पसरले होते आणि त्या गच्च्यांवर पताका आणि शोभत होते तशीच दारावर सोन्याची दिव्य तोरणे वेलींच्या रांगा होत्या त्यांनी शोभाणलेली लंका देवाने देवपुरी अमरावती पाहावीत अशी हनुमानाने पाहिली डोंगर माथ्यावर वसलेली पांढऱ्या वर्णाच्या शुभ भवनासह हो ती लंकापुरी जणू आकाशातच असल्यासारखी त्या श्रीमान वानराला दिसली विश्वकर्म्याने निर्मिलेली आणि राक्षसराज पालन करीत असलेली ती पुरी जणू आकाशात उडत आहे असे हनुमान वानराला वाटले भोवतालचे तट आणि आतले भक्कम बांधकाम हातजीच्या कमरेखालचा भाग विपुल पाणी आणि वने ही जिची वस्त्रे प्राकारावर ठेवलेली शस्त्रे फेकणारी यंत्रे आणि भावे हे तिचे केस आणि उंच हवेल्या हीच जिच्या गळ्यातील माला आहे अशी जणू कल्पनेनेच बनवावी तशी विश्वकर्म्याने निर्मिलेली लंका हनुमानाने पाहिली तिच्या उत्तरेकडील दारापाशी पोहोचून तो वानर विचार करू लागला कैलास भवनासारखे ते द्वार जणू आकाशाला जाऊन भिडलेले होते उत्तम उत्तम भवनांच्या सहाय्याने त्याने जणू आकाश उचलून धरले होते सर्पाने जशी गुहा तशी महाभयंकर राक्षसाने ती पुरी भरलेली होती तिची ती, ती फार मोठी राखण आणि तो सागर तसाच रावणासारखा महाभयंकर शत्रू लक्षात घेऊन तो वानर विचार करू लागला येथे वानर जरी आलो तरी त्यांचा काही उपयोग नाही युद्ध करून काहीही लंका देवानंसुद्धा जिंकता येण्यासारखी नाही येण्याला कठीण फार बिकट अशा या रावण राज करीत असलेल्या लंकेला येऊनसुद्धा अगदी महाबाहू राघव तरी काय करू शकणार राक्षसांच्या बाबतीत समजून सांगून ऐकण्याला वाव असावा असे वाटत नाही दानाला नाही भेदाला नाही आणि युद्धालाही दिसत नाही जोरदार वानर मंडळीत चौखांचेच काम येथे चाललेचे दिसते अंगदाचे नीलाचे, माझे आणि धीमान राजाई सुग्रीवाचे पण अगोदर वैद्यही जिवंतरी आहे का नाही हे पाहिले पाहिजे त्या जनककर्णेला पाहिल्यानंतर मग आपण विचार करावा मग पर्वताच्या त्या शिखरावर बसून थोडा वेळ तो वानर वीरश्रेष्ठ रामाच्या हेतूची पूर्ती कशी होईल याचा विचार करू लागला क्रूर आणि बलवान अशा राक्षसाने रक्षिलेल्या या राक्षसपुरीत रा या रूपाने प्रवेश करणे मला शक्य होणार नाही हे राक्षस अत्यंत जोमदार फार पराक्रमी आणि बळ असणारे आहेत जानकीला जर शोधायचे तर या सर्वांनाच चकवून मला गेले पाहिजे सोंग घेऊन किंवा न दिसता आपले महान कार्य साधण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी लंकापुरीत आपण प्रवेश करावा ही योग्य संधी हो देव देवासुरानं सुद्धा प्रवेश नसणारा आहे त्या पुरीचे ते स्वरूप पाहून हनुमान वरचेवर सुस्कारे सोडेत विचार करू लागला जनककन्या मैथिलीला कोणत्या उपायाने मला पाहता येईल बरे दुरात्मा राक्षसराज रावणाने तर मला पाहता कामा नये लोकप्रख्यात रामाचे कार्य कोणत्या रीतीने बिनसणार नाही आणि मी एकटा एकांतात जानकीला एकटीलाच जा कसा पाहू शकेन गोंधळ्याला मनाचा दूत मिळाला म्हणजे उद्दिष्ट सत्य असूनसुद्धा ती परिस्थितीशी विरोधी असल्याने सूर्योदयाने अंधार नष्ट तशी नष्ट होतात साध्य असाध्यमधे बुद्धीने निश्चय केला असताना सुद्धा बुद्धीचे तेज पडत नाही स्वतःला शहाणे समजणारे दूत कार्याची हानीच करतात मनाचा गोंधळ होणार नाही कार्याची हानी होणार नाही आणि हा एवढा समुद्र ओलांडून नालो, तर व्यर्थ होणार नाही हे कसे साधेल राक्षसाने जर मला पाहिले तर रावणाचा काटा काढू इच्छिणाऱ्या लोकविख्यात रामाचं हे कार्य निष्फळ होईल बरे राक्षसांना कळून येऊ नये असे राहणेसुद्धा शक्य नाही का करावे राक्षसाचे किंवा दुसऱ्या कोणाचे तरी रूप घ्यावे एथे येथे सुद्धा न करता फिरू शकणार नाही असे मला वाटते भयंकर कर्म करणाऱ्या या या राक्षसांना काहीही अज्ञात असू शकणार नाही जर मी एथे या माझ्या रूपातच राहिलो तर माझाही नाश होईल आणि स्वामीचा हेतूही फसेल तेव्हा आपण आता रात्रीचे याच आपल्या रूपात पण अगदी लहान होऊन राघवाच्या हेतूसिद्धीसाठी लंकेत जावे प्रवेश करण्यास कठीण अशा या रावणाच्या पुरीत रात्री प्रवेश करून घराघरात जाऊन जानकीला मी पाहिन असे ठरून हनुमान वानर वै वैदेहीला पाहण्याला उत्सुक होऊन सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहचायला सूर्य अस्ताला गेला तेव्हा मारुतीने आपला देह मांजरा एवढा संकोचला त्यामुळे तो दिसू लागला अगदी रात्र पडण्याच्या वेळी वीरवान हनुमान झटकन उडून त्या रम्य पुरीत तिच्यात हा फुटलेले मोठमोठे रस्ते होते मोठमोठे प्रासाद रांगेने लागलेले होते सुवर्णासारख्या वर्णाच्या खांबानी आणि सुवर्णासारख्या वळणाच्या जाळ्याने गंधर्व नगरासारखी ती दिसत होती ती सात आठ अशा स्फटिक जडवलेल्या आणि सोन्याने मढवलेल्या मजल्याने युक्त राक्षसांची भवने त्या महापुरीत शोभत होती सर्व बाजूने उत्तम रीतीने शृंगारलेली राक्षसांची ती लंका चित्र विचित्र सोनेरी तोरणाने झगमगत होती कल्पनाही करवणार नाही अशा अद्भुत रूपाची लंका पाहून तो महाकपी विषण्ण झाला आणि वैदेहीच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन हर्षितही झाला शुभ्र अगदी लागून असलेल्या सातमजली इमारतीच्या जिच्या रांगा लागलेल्या होत्या बहुमोन चा चा अशा सुवर्णाच्या खिडक्या आणि तोरडे जिच्यामधील भवनाना होती अशा रावणाच्या बाहूने सांभाळलेली आणि प्रचंड बळ असलेल्या निश्चाचराने उत्तम रीतीने पालन केलेली लंका त्याने पाहिली तारांगणाच्या मध्यात विराजणारा चंद्रसुद्धा त्याला महा सहाय्य करणारा होता अनेक सहस्त्र किरण असलेला तो चंद्रमा आपल्या चांदण्याच्या चांदव्याखाली लोकांना व्यापून वर येत होता शंख दूध किंवा पुष्पपरा यांच्यासारखा वर्णाचा वर येतेत प्रकाशमान होत जाणारा चंद्र त्या कपिवीराने पाहिला त्याला तो सरोवरात पोहणाऱ्या हंसासारखा दिसला सुंदरकांडाचा दुसरा सर्ग समाप्त